स्कंध सातवा अध्याय तेहतीसावा देवी गीता अध्याय दुसरा विश्वरूप दर्शन हे पर्वश्रेष्ठा ज्या शक्तीने या विराट जगताला निर्माण केले ती शक्ती म्हणजे मायाच होय पण माया ही शक्ती देखील माझ्यापासून वेगळी असू शकत नाही केवळ लौकिक आणि व्यवहार सुलभतेसाठीच माझ्या या शक्तींना अविद्या अथवा माया अशा वेगळ्या वृत्तीने संबोधतात मूल मूलतत्वाचा विचार केला तर ती अविद्या आणि माया असे जिला म्हटले आहे ती शक्ती वेगळी नाही ती आत्मतत्वच आहे हे पर्वतराज माझे हे स्वरूप अशा प्रकारचे आहे आणि मीच हे, हे सर्व जग निर्माण करते मी जर प्राणरूपी होऊन या जगतात प्राणीमात्रात प्रवेश केला नाही तर इतर लोकांमध्ये चलनवलन जन्म मृत्यू इत्यादी भाव घडणार नाहीत लौकिक व्यवहार साधणार नाहीत म्हणून मी त्याप्रमाणे विचार करून नित्य कर्मे आणि इतर व्यवहार सुरळीत भावेत, म्हणून प्राणाला पुरडे करून सर्वात प्रवेश करते आणि त्यानंतर सर्व लौकिक व्यवहार सुरू होतात पण मी जरी व्यापक स्वरूपिणी आणि एकमेव असले तरी जसे शरीर असले तसे ते निर्माण होतात त्याचे देहधर्म शरीराप्रमाणे होतात केवळ या वेगवेगळ्या उपाधींच्या वेगवेगळेपणामुळे वेग वेग वेग मी ही भीन्न भीन्न प्राप्त होते। जसे आकाश घटाकाश भेद भेद आहे, तसे ज त्या प्राणी तही भेद होतो। वस्तु मात्र उत्तम असोत अधम असोत। सूर्य दोनी वस्तु अपला प्रकाश प्राणरूपा त्या वस्तूच्या ठिकाणी असलेल्या गुणदोषांनी लिप्त होत नाही मी त्या गुणदोषांपासून अलिप्त राहते पण ते प्राकृत असलेले पुरुष मात्र बुद्धी आणि इतर भावांच्या ठिकाणी असलेले कर्तृत्व इत्यादी स्वभावधर्म माझ्याच ठिकाणी आहे असे अट्टाहसाने म्हणतात आणि आत्मा हाच कर्ता आहे असे म्हणतात पण विवेकी पंडित मात्र त्या म्हणण्याला सहमत नाहीत केवळ अज्ञान भेद आणि मायाभेद यामुळे जीव आणि ईश्वर असा चैतन्यातील भेद आहे असे ते आपल्या कल्पनेने मानतात वास्तविक आकाश भेदरहित आहे पण पुरुषांनी त्याचे भेद, भेद कल्पले आहेत ते घटाकाश महाकाश असे वेगवेगळे मानतात तसेच जीवात्मा आणि परमात्मा यातही ते भेद मानतात पण तसे भेद नाहीत केवळ मायेच्या योगानेच आपण जीव अनेक आहेत अशी कल्पना करतो पण ती कल्पना मुळेच सत्य नाही तसेच मायेमुळे असे आपण म्हणतो तेही केवळ मायेमुळेच पण मूल स्वभावता ही कल्पना खरी नाही पण मायेमुळेच याही कल्पना आपण सत्य धरून चालतो इंद्रिये आणि देह वगैरे समूह आणि वासना यांच्या भेदामुळे अविद्याच भेद पावते आणि ती जीवांच्या भेदाचे कारण आहे याशिवाय दुसरे भेदाचे कारणच सांगितलेले नाही हे पर्वता सत्वादी गुणांमुळे जे वासनाभेद होतात त्यापासून माया वेगळी होते तेच एकमेव कारण ईश्वर भेदाचेही आहे याबाजून कोणतेही कारण नाही तेव्हा हे हिमालया थोडक्यात सांगायचे म्हणजे हे सर्व चराचर जगत मीच असून ते सूत्रातील म्हण्यांप्रमाणे माझ्याच ठिकाणी ग्रंथित झाले आहे खरं म्हणजे ईश्वर मीच आहे तसेच सूत्रात्मा आणि विराटात्मा हे दोन्हीही मीच असून ब्रह्मदेव विष्णू आणि रुद्र या क्रमाने ब्राह्मी वैष्णवी आणि शिवा या शक्ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या नावाने ओळखल्या जातात त्या शक्ती मीच आहे सूर्य मीच ही अगणित नक्षत्र ही मीच आहे तो तारकांचा नायक चंद्र मीच आहे तसेच उत्तमाधम पशुपक्षीही सर्व मायेने माझेच रूपे असून चांडाळ आणि चोरही मीच आहे त्या पशुपक्ष्यांची मीच व्याध होऊन मृगया करते त्याचप्रमाणे मी क्रूर कर्मा होऊन अत्यंत क्रूर अशी कर्मे करीत असते तसेच सत्कर्मे करणारे महाजनही मीच होते मी स्त्री पुरुष आणि नपुसक असे निरनिराळे आकार धारण करीत असते याबद्दल कोणीही संशय बाळगण्याचे कारण नाही माझ्या वाचून या चराचरसृष्टीत एकही वस्तू वेगळी नाही आणि जर तसे कुणी वेगळे मानले तर ते शून्य आहे ते तर वंध्यापुत्रासारखे असते एका रज्जूचे उदाहरण पहा ती सर्व मौतिकमाला पुष्पमाला दंड जलधारा वगैरे निरनिराळ्या भेदातील स्वरूपांनी आपल्या अनुभवास येते तसेच मी सुद्धा निरनिराळ्या ईश्वरी रुपातून वेगवेगळी म्हणून प्रत्ययास येते पण मी एकच असते यात कसलाही संशय असू नये पिशाच रजत सर्प इत्यादी ह्या ज्या वस्तू पुरुषांनी कल्पलेल्या आहेत त्याच स्थाणू शक्ती रज्जू इत्यादींप्रमाणे भासतात त्याचून त्या दुसरे काही भासत नाहीत यावरून ही, या ही गोष्ट निश्चित आहे की माझ्या सत्तेनेच हे सर्व सत्ताधारी निर्माण झाले आहेत त्याच्या निर्मितीची दुसरी कोणतीही कारणे नाहीत हिमालय नम्रतेने म्हणाला हे देवी हे ईश्वरी हे आदिमाये खरोखरच माझ्यासारख्या दिनावर जर तू कृपा करण्यास सिद्ध तर एकच माझी इच्छा पूर्ण कर हे कल्याणी तुझे विश्व आणि सृष्टी परिपूर्ण भरलेले विराट स्वरूप आहे ते तू एकदा मला दाखव म्या पामराची एवढी विनंती मान्य कर हिमालयाचे हे भाषण ऐकून ब्रह्मा विष्णू शिवादी सर्वदेव अत्यंत हर्षभरीत आणि उत्साहित झाले आणि प्रसन्न चित्त होऊन त्यांनी हिमालयाच्या भाषणाची स्तुती केली नंतर देवीने देवांची इच्छा जाणली आणि भक्ताच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी जणुती रूप देवी तिने आपल्या प्रिय भक्तांना आपले विराट स्वरूप दाखवले आणि आपल्या भव्य स्वरूपाचे दर्शन घडवले त्या महादेवीचे सर्व श्रेष्ठांहून ही श्रेष्ठ असे जे विराट रूप होते ते सर्व देवांनी पाहिले ते होते कसे महादेवी विराट दर्शन फार अनाकनीय होते सत्यलोक हे मस्तक चंद्र ते स्वरूप भाषण होते सर्वत्र संचार करना वायु हाथी प्राण होता सर्वत्मक अव्यक्त हृदय होते पृथ्वी हाच्त स्वरूप जघन प्रदेश तर नाभी नाभिकमला ठिकाणी नभस्थल आणि भूवलोक दिसत होते चक्र हे त्या विराट स्वरूपाचे वक्षस्थळ होते महर्लोक ही त्याची ग्रीवा असून मुख हे जनलोक हे होते सत्य सत्यलोकाच्या खाली ललाटाच्या ठिकाणी यमलोक होते इंद्र वगैरे देव हेच त्या विराट स्वरूपाचे बाहू होते शब्द हा श्रोत्रेंद्रियाचा विषय पण त्या विराट स्वरूपी महेश्वरीचे ते श्रवणेंद्रिय होते नासापुटाचे ठिकाणी अश्विनी कुमार होते गंध हे त्या देवीचे घाणेंद्रिय होते तिचे मुख हे साक्षात अग्नीच होता आणि दिवस आणि रात्र हे तिचे पंख होते या पंखांनाच दोन बाजू म्हणतात प्रजापते प्रजापतीचे वस्तिस्थान हा त्या विश्वदेवीचा भ्रुविकास होता उदक हा तिचा तालुभाग होता सर्वरस रस हीच तिची होती आणि महाकाळ यम ह्या तिच्या दाढा होत्या सर्व स्त्री पुरुषांचा परस्परातील स्नेहभाव हे तिचे दात होते आणि हास्य भावना हीच तिची माया होती तिचे कटाक्ष म्हणजे प्रत्यक्ष सृष्टीची उत्पत्तीच असून त्या महेश्वरीचा वरचा ओठ लज्जाच होता तसेच लोभ हा तिचा आधार गोष्ट होता आणि धर्म हा त्या विराट देवीचा पृष्ठप्रदेश होता प्रजापती हे त्या विराट स्वरूपाचे जननेंद्रिय होते त्यापासूनच पृथ्वीवरील सर्व वस्तूजात उत्पन्न होतात समुद्र ह्या त्या देवीचे कुशी होत्या आणि पर्वत ही त्या महादेवीची हाडे होती नद्या ह्या तिच्या नाड्या होत्या आणि वृक्ष हे त्या देवीचे मनोहर केस होते बालपण तरुणपण आणि वृद्धावस्था या तिन्ही अवस्था म्हणजे त्या देवीच्या वयाच्या उत्तम गती होत्या मेघ हे त्या देवीचे देकित होते सकाळ संध्याकाळ ती त्या विराट स्वरूपाची वस्त्री होती तसेच हेच त्या जगदंबेचे मन आहे असेही काही जण सांगतात तसेच हरी हीस तिची विज्ञान शक्ती आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे रुद्र हे तिचे अंतःकरण आहे असे प्रसिद्ध वचन आहे अश्व वगैरे इतरही सर्व पशुजाती हे तिच्या श्रोणी प्रदेशात आहेत प्रमाणे इतर महालोकही त्या परादेवीच्या कटीच्या खाली असलेल्या प्रदेशावर राहिलेले दिसत होते असे ते महादेवीचे विराट स्वरूप सर्व देवांनी पाहिले हजारो ज्वालांच्या समुदायांनी ते परिपूर्ण होते आणि ते जिव्हेने जणू काय सर्व जगाचा आस्वाद चाखून अनुभव घेत होती असा भास होत होता त्या स्वरूपाच्या ज्या दाढा होत्या त्या दाढांचा कट, कट असा भयंकर ध्वनी होत होता तिच्या नेत्रातून भयंकर अग्नीच्या ज्वाला प्रदीप्त होऊन बाहेर पडत होत्या तिने नाना प्रकारची वैचित्र्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी आयुधे धारण केली होती ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज ते त्या, त्या, त्या वीर स्वरूपाचे भक्ष त्या होते, होते त्या विराट स्वरूपाला हजारो मस्तके होती तसेच हजारो नेत्र होते आणि हजारो चरणही होते त्या स्वरूपाचा प्रकाश कोटी सूर्य एकाच वेळी प्रकाशित व्हावेत इतका तेजस्वी होता ते संपूर्ण विराट स्वरूप एक कोटी विद्युलता एकदम चमकाव्यात असे दैदिप्यमान आणि स्वयंप्रकाश होते अशा प्रकारे ते महा अकराळ विक्राळ अत्यंत भयंकर हृदयाला धडकी बसवणारे आणि नेत्रांना दिपवून त्रस्त करणारे ते विराट स्वरूप होते ते अत्यद्भूत तेज पाहून सर्व भयभीत झाले सर्वजण हाहाकार करू लागले त्यांचे हृदय थरथर कापू लागले त्या देवांना एकाएकी मूर्छ आली आपल्यावर नित्य कृपा करणारी ही ती जगदंबाच आहे याचेही देवाना भान राहिले नाही इतके हे स्वरूप अतर्क्य आणि महाप्रलयकाली होते अशा प्रकारे हे रूप वाहून देव भयभीत होऊन मूर्छेत पडल्यावर महादेवीच्या चारी दिशेला असलेल्या चारी वेदांनी सर्व देवांना मूर्छेपासून सावध केले नंतर मनात संपूर्णपणे धैर्य करून वेदांत पूर्णपने जाकन ते स्मरण कर स्तुति करू लगे देव्र प्रेमाश्रिनी भर होते कंठ गहवर दाटून आला होता अशा अवस्थे सर्व देव सदगदितिस्थिती देवी स्त्रोत्रे गाउ लगले देवी शरण गेले देव मे मातोश्री आम्ही खरोखरच अनंत अपराधी आहोत पण हे देवी तू आम्हाला क्षमा कर आम्ही तुझ्यापासून उत्पन्न झालो आहोत हे आम्हाला कळले म्हणून तुझ्यापासून निर्माण झालेल्या आम्हा दिनांचे तू दयाळू होऊन रक्षण कर हे देवेश्वरी आता तू आपला क्रोध टाकून दे कारण हे देवते आम्ही तुझे हे विराट स्वरूप पाहून अत्यंत भयभीत झालो आहोत अशा या तुला आम्हा पामर पामरदेवांनी कसे बरेच दवावे हे परमेश्वरी तुझा पराक्रम कशा प्रकारचा आहे आणि किती महान आहे हे तुझे तू सुद्धा जाणत नाहीस जे तुला हे अनाकलनीय ते तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या आम्हाला कसे कळू शकेल हे देवी भुवनेश्वरी तुला आमचा नमस्कार असो हे देवी तुझ्या प्रणवाच्या रूपाला आमचे शतशः प्रणाम असोत हे देवी तुझे स्वरूप फक्त वेदांतातील वाक्यावरूनच सिद्ध होत असते अशा या रिकार स्वरूपिणी तुझ्या चरणावर आम्ही नित्यमस्तक ठेवतो जिच्या स्वरूपापासून अग्नी उत्पन्न झाला आहे चंद्र सूर्य हे ज्या ठिकाणाहून निर्माण झाले आहेत अशा औषधींचा ज्या ठिकाणांहून उद्भव झाला आहे त्या सर्वात्मस्वरूप असलेल्या तुला आमचे नम्रतापूर्वक नमस्कार असोत हे देवी तुझे स्वरूप फक्त वेदांतातील वाक्यावरूनच सिद्ध होत असते अशा या रिंकार स्वरूपिणी तुझ्या चरणावर आम्ही नित्यमस्तक ठेवतो जिच्या स्वरूपापासून अग्निउत्पन्न झाला आहे चंद्र सूर्य हे ज्या ठिकाणाहून निर्माण झाले आहेत सर्व औषधींचा ज्या ठिकाणाहून उद्भव झाला आहे त्या सर्वात्मस्वरूप असलेल्या तुला आमचे नम्रतापूर्वक नमस्कार असोत देव साधू पक्षी पशु, मनुष्य इतर प्राणी हे ज्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत त्या तुझ्या सर्वव्यापी आणि ईश्वर स्वरूपी देवीला आमचे वारंवार नमस्कार असोत हे देवी हे दोन श्रोत तसेच हे दोन्ही नेत्र तुझ्यापासून उत्पन्न झाले आहेत तसेच ही दोन नासापुटे आणि मुख हेही तुझ्या स्वरूपापासूनच निर्माण होतात त्याचप्रमाणे शीर्षात स्थिर असलेले सात प्राण आणि त्या सात प्राणांच्या स्वतःच्या विषयीच्या ज्योतिरूप असलेल्या त्या शक्ती ह्यांना तुझ्यामुळे चैतन्येते विषय रुपी सात समिधा तसेच सात विषयांचे विज्ञान होम तसेच सप्तलोक ही तुझ्यापासून निर्माण झाली आहेत म्हणून त्या सर्वात्म शक्ती रुपी तुला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करीत आहोत खरोखरच पर्वत नद्या समुद्र ही जेथून निर्माण झाली त्या परमपवित्र मुळांपासून औषधी निर्माण झाल्या जेथून सर्व रस उत्पन्न होतात त्या शक्तीपुढे आम्ही लोटांगण घालीत आहोत ज्या सर्व कारणशक्तीपासून यज्ञ दीक्षा यज्ञस्तंभी दक्षिणा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद या सर्वांची सहजनिर्मिती झाली त्या सर्वस्वरूपभूत परमात्मशक्तीला आम्ही नित्यमंदन करीत आहोत हे माते तुझ्या पुढील बाजूस मागील बाजूस तसेच उजव्या आणि डाव्या बाजूस उभे राहून सोहो बाजूनी, सर्व दिशांमधून आम्ही तुझ्या पुढे एकसारखे नम्र झालो आहोत तेव्हा हे देवेश्वरी तुझ्या ह्या अलौकिक अत्यद्भूत स्वरूपाचा तू उपसंहार कर आणि तुझे ते मधुर असे पूर्वीचे अत्यंत रमणीय असे स्वरूप प्रकट कर अशा प्रकारे देव अत्यंत भयभीत होऊन वारंवार देवीला नमस्कार करू लागले आणि तिला शरण जाऊन त्यांनी त्या परमेश्वरी केली तेव्हा देवाना अभय देण्यासाठी म्हणून कृपेचा जणू सागरच असलेल्या त्या जगदंबेने आपले अद्भूत असे विश्वरूप आवर्ते घेतले आणि क्षणातच ते रूप अदृश्य केले पाश अंकुश वरदमुद्रा आणि या प्रकारच्या आयुधानी युक्त असे अत्यंत कोमल सर्वांग आहे असे करुण रसपूर्ण अशा नेत्रांचे आणि प्रसन्न मुखकमल आहे असे ते पूर्वीचे सर्वांना सुसह्य असे आपले सुंदर रूप पुन्हा देवांना दाखवले तेव्हा त्या रूपाकडे पाहिल्यावर शांत होऊन देव मुक्त झाले त्यांचे मन स्थिर झाले आणि त्यांना अत्यानंद झाला सर्व देवांना घहीवरून आले आणि त्यांचे स्वर सदगदित झाले त्यांनी अपार समाधानाने त्या मनोहर अशा देवी भगवतीला साष्टांग नमस्कार घातले अध्याय तेहतीसावा समाप्त